पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण एक्कावन्नावे प्रागतिकांचा परिचय गांधीजींना भेटण्यासाठी पुण्यात गेलो असता एके दिवशी संध्याकाळी मी त्यांच्याबरोबर भारतसेवक समाजाच्या निवासस्थानी गेलो सुमारे एक तासभर समाजाच्या सदस्यांनी राजकीय बाबीसंबंधी गांधीजींना प्रश्न विचारले व गांधीजींनी प्रश्नांची उत्तरे दिली श्री श्रीनिवास शास्त्री अथवा इतर सभासदांपैकी सर्वात कर्तबगार असे पंडित हृदयनाथ कुंजरू या दोघांपैकी कोणी तिथे नसले तरी काही चांगले अनुभवी सदस्य सभासनी उपस्थित होतेच त्यांचे अधिका होते। वा प्रश्न ऐकून आम्हाला अधिकाधिकच आश्चर्य वाटू लागले कारण प्रश्नांचे विषय अत्यंत क्षुल्लक असे होते गांधीजींनी व्हायुसराला केलि विनंती व व्हायुसराने दिलेला नकार याच विषयावर प्रश्न विचारण्यात आले जगामध्ये प्रश्न विचारण्याजोगे विषय खचून भरल होते आणि स्वातंत्र्यासाठी देशात निकराची झुंज सुरू असून शेकडो संस्था बेकायदा ठरविण्यात आल्या होत्या असे असताना बेटीचा विषय त्यांना एवढा महत्वाचा वाटावा हे आश्चर्य नवे काय शेतकऱ्यांवर संकटे गुदरले होते व औद्योगिक मंदीमुळे सर्वत्र बेकारी माजली होती बंगाल व त्याचप्रमाणे देशात इतरत्रही भयंकर प्रकार घडत होते विचारांच्या भाषणाच्या लेखनाच्या आणि संघटनांच्या बाबतीतील स्वातंत्र्याची राळ उडाली होती इतरही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्दे डोळ्यांपुढे दिसत होते परंतु गांधींनी पुन्हा प्रयत्न करून पाहिला तर व्हॉइसराय आणि हिंदुस्थान सरकार कोणते धोरण स्वीकारतील वगैरे सारख्या किरकोळ मुद्द्या पलीकडे प्रश्नांची मजल जाईच ना जेथील रहिवाशांचे बाहेरच्या जगाशी असणारे संबंध कित्येक वर्षांपासून तोडून टाकण्यात आलेले आहेत अशा एखाद्या बंदिस्त मठात बसल्याप्रमाणे मला तेथे वाटू लागले पण तसे म्हणावे तर आमच्या समाजाचे सदस्य प्रत्यक्ष राजकारणात भाग घेणारे व स्वार्थत्यागी असे सार्वजनिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात समाजाचे सदस्य व काही थोडे इतर लोक हेच प्रागतिक पक्षाचे खरे आधारस्तंभ पक्षातील बाकीचे लोक म्हणावे पंचमे खिचडीप्रमाणे होते आपलाही राजकारणाशी संबंध आहे अशी समाधानाची झुळूक मिळावी म्हणूनच ते कधीमधी राजकारणात डोकावत असत आणि मुंबई व मद्रासकडील प्रागतिक आणि सरकारी नोकर यांच्यामध्ये तर मुळी फरकच राहिला नव्हता देशातील लोकांच्या तोंडी असणारे प्रश्न त्या देशाच्या राजकीय विकासाचे निदर्शक ठरत असतात पुष्कळ वेळा देशाला अपयश पदरी घ्यावे लागते ते देशातील लोकांना आपापल्या प्रशांची अचूक मान्य करता आलेली नसते म्हणूनच जाती जातींना कायदेमंडळात मिळालेल्या जागे संबंधीच्या भांडणात अथवा जातीय निर्णयाच्या मुद्द्यावर पक्ष संघटना करून निष्पळवादिवादात आपण आपला काळ उत्साह व ईर्ष्या यांचा अपव्यव करत बसतो यावरुन आपण राजकारणात किती मागासलेले आहोत ते सिद्ध होत आहे भारतसेवक समाजाच्या निवासस्थानी गांधींना विचारण्यात आलेल्या प्रश्नात प्रागती पक्षाची विलक्षण मनोवृत्ती उत्तम प्रकारे प्रतिबिंबित झालेली होती त्यांच्यापाशी राजकीय अथवा आर्थिक तत्वेता नाहीतच पण व्यापक दृष्टिकोनही नाही असे दिसून आले आ आणि त्यांचे राजकारण सुद्धा बडे अधिकारी काय करतील काय म्हणतील याचा खल करणारे म्हणजे पर्यंकित हटाचे दिसले प्रागतिक पक्ष या नावावरून दिशाभूल होण्याचा संभव आहे इतर ठिकाणी व विशेष करून इंग्लंडमध्ये हा शब्द एका विशिष्ट आर्थिक धोरणाचा अनियंत्रित अर्थव्यवहाराचा व खुल्या व्यापाराचा पुरस्कार खुल करणाऱ्या पक्षाचा निदर्शक म्हणून वापरण्यात येत असे व्यक्ति स्वातंत्र्य नागरिक हक्क वगैरेचा देखील त्या पक्षाच्या तत्वांमध्ये समावेश होई। हिंदी प्रागतिकांच्या मागे इंग्लिश प्रागतिकांप्रमाणे कोणतीच सात्विक अथवा ऐतिहासिक पार्श्वभूमी नाही यांच्यापैकी बहुतेक लोक संरक्षण जकातींचे पुरस्कर्ते असल्यामुळे त्यांना खुला व्यापार मान्य नाही बरे नुकत्याच घडलेल्या इतिहासावरून नागरिक हक्कांना ते किती महत्व देतात ते दिसतेच आहे हिंदी संसारांशी असणारे त्यांचे घनिष्ठ संबंध व तेथील अरेराविला व अर्धवट सरंशामी पद्धतीला यांच्याकडून मिळणारा सर्वसामान्य पाठिंबा यांच्यामुळेही त्यांच्यातील व युरोपियन प्रागतिकांमधील भद्ध स्पष्ट होईल खरे म्हटले तर हिंदी प्रागतिक कोणत्याही अर्थाने प्रागतिक नाहीत प्रागतिक मतांच्या छटा फार फार तर मधूनमधून यांच्यावर दिसतात असे म्हणता येईल या पक्षाचे नक्की स्वरूप वर्णन करणे अवघड आहे कारण कोणत्याही निश्चित विधिरुपी कल्पनांच्या पायावर या पक्षाची उभारी झालि नाही पक्षाचे सभासद मूठभर असलभ मात्र पाठीवर आह न करते करतेपणा त्यांच्या पक्षाचे नाव गाजलेले आहे सगळीकडे त्यांना चुका चुका दिसतं व त्या टाळण्यासाठी त्यांचा कडाटो सुरू असतो तेवढे दोष टाळत राहिले की सत्याचा ऐनगडा हाती लागेल अशी त्यांना आशा वाटते सत्य हे नेहमीच दोन टोकांच्या असते अशी त्यांची कल्पना आहे जी जी गोष्ट त्यांना आत्यंतिक वाटते तिच्यावर टीका केली की आपला चांगुलपणा सद्भाव व नेमस्तपणा सिद्ध होता असा त्यांचा समज आहे या पद्धतीमुळे विचारांच्या बिकटवाटांवरील खास खळग्यांचे दुःख इसके सहन करावे लागत नाहीत आणि विधायक सूचना करण्याची जबाबदारीही टाळता येत त्यांच्यापैकी काही आता, आता कोठे अंदुक शंका येऊ लागली आहे की युरोपमध्ये भांडवलशाही पूर्णपणे यशस्वी झालेली नसून ती सध्या जरा पेचात पडली असावी अर्थात समाजवाद हा तर निसंशय टाकाऊच आहे कारण तो मिराजदारीवर तुटून पडणार त्यांच्या मते पुढे केव्हा तरी मध्यम असा रस्ता उपलब्ध होईल काहीतरी चळजून निघेल तोवर मिराजदारीची रक्षण आपण केलीच पाहिजे पृथ्वी वाटोळी आहे की सपाट आहे असा वाद जर उद्या निघाला तर दोन्ही पक्ष आत्य आहेत म्हणून त्या दोघांचाही निषेध करून पृथ्वी सवकोणी अथवा लंब वर्तवाकार आहे अशी तात्पुरती तडजोड प्रागतिक सुचवून पाहतील क्षुल्लक व बिनमत्वाच्या प्रश्नांवर ते अगदी तावा तावाने बोलतात आणि मग जो काही वितंड मासतो आणि जो काही आरडाओरडा होतो तो पुसूच नका जाणतेपणी असो की अजानतेपणे असो मूलभूत प्रश्नांना हात घालण्याचे ते टाळत असतात कारण मूलभूत प्रश्न घेतला की मूलग्राही उपाययोजने प्राप्त होऊन विचारतील व आचारातील धैर्य कसोटीला लागते आणि असले प्रश्न प्रागतिकांच्या धोरणात बसत नसल्यामुळे त्यांना जय आले काय आणि अपजय आले काय दोघूंची मातं बरीसारखीच बऱ्या वाईट सर्वच गोष्टीत नेमस्तपणा राखणे हेच त्या पक्षाचे प्रमुख लक्षण अथवा वैशिष्ट्य आहे जीवनाकडे पाहण्याची त्यांची विशिष्ट दृष्टी आहे मला वाटतं की नेमस्त पक्ष हे जुने नावच अगदी योग्य होते जहालात मवाळात नागोठ आसरा जरा नेमस्त राजनीतीचा उपासक परी खेळा नेमस्तपणा कितीही कौतुकास्पद असला तरी तो काही झळझळीत व तेजस्वी असा नव्हे त्यामुळे आचार विचारात मानदेव उत्पन्न होत असल्याकारणाने येथील प्रागतिक पक्ष म्हणजे रड्या राऊतांच्या पथकाप्रमाणे झाला आहे आंबट चेहरा रडवी लेखणी आणि रडवी वाणी असा त्यांचा थाट असतो खेळाडू वृत्ती त्यांच्या रानात विकतच नाही अर्थात या नियमाला सर तेज बहादूर सफरू यांच्याप्रमाणे काही अपवादभूत माणसे आह त्यांच्या खासगी आयुष्यक्रमात ते आमलिविटलसतात हास्यविनोदही त भरपूर करतात आणि त्यांना ओरखडा निघाल अशी कोटी कोणी क्लिली तर तिचा तसतमुखाने स्वीकारही करतात परंतु एकंदरीत प्रागतिक पक्ष म्हणजे वरिष्ठ मध्यम वर्गाच्या रखडणाऱ्या दृष्टीकोनाचा व बचव मनोवृत्तीचा उत्कृष्ट नमुना आह अलाहाबादचिडर हागतिकांच प्रमुख मुखपत्र समजण्यात येत त्यामध्ये गतवर्षी एक फार उद्बोधक संपादकीय लेख आला होता त्यात संपादक महाशयांनी असं लिहिले होते की जे जे थोर व असामान्य पुरुष होऊन गेले त्यांनी जगात तंटे बखडेस निर्माण केले आढळतात त्यामुळे साधी सामान्य माणसेचा आम्ही अधिक पसंत करतो अशा प्रकारे अगदी निःसंकोचपणे सामान्य बुद्धीची पताका हाती खांदी घेऊन ते मिरवित आहेत नेमस्थवृत्ती पुराणप्रियता साहसाभाव आणि क्रांतिकारक फेरबदलांविषयी निरुत्साह वगैरे गोष्टी वार्धक्याच्या सहज होत तरुणांना त्या शोभत नाहीत पण आमची मायभूमी पुरातन असल्यामुळे तिची प्रजासुद्धा जन्मतास हातीपायी शिनलेली निस्तेज व वार्धक्याने सुरकुत केली अशी असते पण आता क्रांतीचे रक्त या प्राचीन देशाच्या पिंडात सळसळू लागलेले आहे त्यामुळे प्रागतिक मात्र बांबवून गेले आहेत जुना जमाना संपुटात येत असून प्रागतिकांचा चाटू वचनांचा काहीच परिणाम होत नाही वादळ अशी वाजविवाद करून आणि महापुरापुढे प्रवचने झोडून काय साधणार त्यांचे सर्व सिद्धांत लटके पडले असून आचारुचरणचे नवे मार्ग उडकण्याची धमक त्यांच्या ठाई उरलेली नाही युरोपमधील परंपरेसंबंधी लिहिताना डॉ व्हाईट हेड म्हणतात आपल्या वडिलांचे जीवन नियंत्रित करणाऱ्या परिस्थितीच्या चौकटीतच बहुशा प्रत्येक वडिलांधेल इतकेच नव्हे आपल्या मुलाबाळांच्या जीवनालाही घाट देण्यासाठी परिस्थितीचा तोच सांचा शाबूत ठेवून तो ती भावी पिढीच्याही हाती देईल या सदोष कल्पनेच्या मानवी इतिहासात आजच पहिल्या प्रथम असा काळ उगवला आहे की ज्या काळात हे सिद्धांत अपसिद्धांत ठरत आहेत व्हाईट हेड यांनी केलेले वरील विधान सुद्धा त्यातील सौम्यपणामुळे सदोष झाले आहे कारण त्यांनी ज्या सिद्धांताचा उल्लेख केला तो सिद्धांत आताच नव्हे तर सर्व काळी ठरलेला आहे आणि युरोपियन परंपरा जर प्रिय म्हणावयाची तर आमच्या परंपरेला कोणते नाव देणार पण क्रांतीचा काळ समीप आल्यावर परंपरेच्या ढेकळामुळे इतिहासाची चाके अटकत नसतात आपण मात्र असहाय्यपणे उगास पाहत राहतो आणि आपले पेद फसले म्हणून इतरांवर तंतो गेराल्ड हर्ड यांनी म्हटल्याप्रमाणे आपण फसलो की आपल्या विचारसरणीत आयब होते म्हणून फसलो हे न उमगता दुसऱ्या कोणीतरी आपल्या योजनेत मुद्दाम कोलदांडा घातला म्हणून आपल्याला अपयश आले अशी समजूत करून घेण्यासारखी भयंकर फसवणूक दुसरी कोणतीच नाही आपल्या सर्वांचीच अशी पसवणूक होत असते मला वाटते की गांधीजी सुद्धा या दोषापासून मुक्त नाहीत पण आम्ही निदान काहीतरी कार्य करीत राहतो जीवनाचा धागा हातचा सुटू नये असा प्रयत्न करतो त्यामुळे आमची पसवणूक होण्याचा संभव कमी होत जाऊन ठेचा खाता खाता का होईना पण आमची पावले पुढे पडत राहतात पण प्रागतिकांचे हाल काय विचारतात चूक होईल म्हणून ते करायला हात घालत नाहीत घसरू म्हणून बसली जागा सोडत नाहीत जनतेचा विटाळ म्हणून दूर दूर सरतात आणि आपल्याच मनोमंदिरात आत्मवंचनेचा खेळ खेळत खे बसतात दीड वर्षापूर्वी श्रीशास्त्रांनी काठावर राहून वाहत्या पाण्याकडे पाहत बसण्याची ही वेळ नाही असे प्रागतिकांना बजावले श्रीशास्त्रांना अभिप्रेत असेल त्याहून अधिक अर्थ त्या शब्दात भरलेला होता दुर्दैव प्रागतिकांचे की देशबांधव पुढे निघाले असता त्यांचा पायगोवा निघेनं ते काठचे काठावरच राहिले जनतेत त्यांच्या हाडामांसाचेच स्लोक, पण त्यांची त्यांना भीती वाटे म्हणून सरकारबरोबर तंटा करण्यापेक्षा जनतेपासून दूर सरकलेले बरे असा त्यांचा विचार ठरला मग स्वतःच्याच घरी ते उपडे वाटू लागले त्यांच्याकडे कोणी लक्ष देईना यात नवल कसले देश स्वातंत्र्यासाठी जीवावर उदार होऊन रणकंदनात उडी घेतली तेव्हा प्रागतिक कोणत्या शिबिरात उभे होते त्याबद्दल आता काळी मात्र संदेह राहिलेला नाही पलीकडच्या गोट्यात उभे राहून त्यांनी आमच्याकडे उपदेशा उपदेशामृताचे घडे पाठविले खवट झालेल्या नितीतत्वांच्या पिस्त्यांची सवंग बर्फी ताटे भरभरून आमच्याकडे धाडली मंडळाकार परिषदेत व इतर समित्यांवर त्यांचे सहकार्य लाभल्यामुळे सरकारला नैतिक पाठबळ मिळत गेले ते मिळते ना तर परिस्थितीत फरक दिसून आला असता अशा एका परिषदेला ब्रिटिश मजदूर पक्षसुद्धा गैरहजर राहिला पण आमची प्रागतिक तट्टे तेथेही ते हजरच आपण याप्रसंगी उपस्थित राहू नका अशी विनंती काही ब्रिटिश संध्रोस्तांनी करून पाहिली पण तिचा उपयोग झाला नाही कमी अधिक प्रमाणात निरनिराळ्या मुद्द्यांवर आपण सगळेच जण नेमस्त अथवा अतिरेकी आहोत एखाद्या विषयाचा आपणास हव्यास असेल तर त्या विषयाबद्दलची आपली मते अगदी ठाम व कडवी अशीच असणार तसे नसले की मग मतांची दिलदारी व तत्वज्ञ सुलभ अशी नेमस्त वृत्ती दाखवण्यास अडचण पडत नाही खरे म्हणजे या उदाळ वृत्तीच्या गुडाशी थोड्याफार प्रमाणात आपली बेपरवाही जडलेली असते देशातील मिराजदारी समूळ नष्ट करावी अशी सूचना केल्याबरोबर अट्टर मावा सुद्धा रूप धारण करतात हे मी पाहिलेले आहे प्रागतिक हे सदन व सुखी लोकांचे प्रतिनिधी असल्यामुळे स्वराज्य यपर्यंत स्वस्त चित्ता आणि वाटपात बसण्याची सवट त्यांच्यापाशी आह स्वराज्यासाठी आटापिटा करण्याच त्यांना कारण नाही पण समाजात क्रांती करावी असे म्हटले की त्यांच्या कपाळात तिडे आणि त्यांची नेमस्तवृत्ती व मोठ्या तर्कवात कुठेच्या कुठे नाहीसा होतो इत्यर्थ हा की सरकारबरोबर वागण्याच्या वेळी तेवढ्या त्यांचा नेमस्तपणा प्रत्यास यावयाचा आपल्या अंगीपुरेसा आदरभाव व मनमिळवपणा आहे असे सिद्ध केले की उत्तम वर्तणुकीचे बक्षीस म्हणून ब्रिटिश लोक आपले म्हणणे ऐकून घेतील अशी आशा त्यांना वाटत असते सरकारी मसुद हेच त्यांचे वेदग्रंथ आस्किन मे यांचे कायदेमंडळातील कामकाज वगैरेसारखी पुस्तके हीच त्यांची नित्य गीता अमेरिकन आकड्यावर उत्सुक व अज्ञ जनतेच्या उड्या पडाव्या त्याप्रमाणे नव्या सरकारी अहवालांवर प्रागतिकांच्या उड्या पडतात व मग त्यांचे अंदाज व त्यांच्या अटके सुरु होतात इंग्लंडहून परत आलख् प्रागतिक पुढारी व्हाईट हॉलमधील ढूदेवासीकरनी गूढ गंभीर भाषेत वर्णन करून सांगत असतात कारण व्हाईट हॉल म्हणजे प्रागतिकांच्या प्रतिसहकारवाद्यांच्या व इतर गटांच्या दृष्टीन इह लोकींची इंद्रसभास पूर्वीच्या काळी अशी म्हणून प्रचलित होती की पुण्यवान अमेरिकन मृत्यूनंतर पॅरिस शहरी जातो मला वाटते की पुण्यवान प्रागतिकांचे आत्मे मरणोत्तर व्हाईट हॉलच्या आजूबाजूला गिरट्या घालत राहत असावेत मी प्रागतिकांविषयी हे लिहिले आहे पण काँग्रेसमधील आम्हा पुष्कळांना ते लागू पडेल नेमस्तपनात प्रागतिकांनाही मागे टाकणाऱ्या प्रतिसंकरवाद्यांच्या बाबतीत माझी टीका चांगलीच लागू पडण्यासारखी आहे सामान्य काँग्रेसवाला आणि सामान्य प्रागतिक यांच्यामध्ये जरी बरीच भिन्नता असली तरी त्यांच्यातील भेदरेषा स्पष्ट व निश्चित अशी नाही आणि पुढारलेला प्रागतिक आणि नेमस्त काँग्रस्तवाडा यांच्यामध्ये सरस निजरस प्रति लावणे कठीण आह गांधीजींच्या प्रयत्नांमुळे प्रत्येक काँग्रेसवाल्याचा जनतेशी थोडा तरी संबंध कायम राहिलेला असतो आणि चळवळीत कमी अधिक प्रमाणात भाग घेत गियामुळे अनिश्वित व अस्पष्ट विचारसरणीचे दोष काँग्रेसवाल्यांच्या बाबतीत काही अंशी टाहता येतात पण प्रागतिकांची स्थिती तशी नाही त्यांच्या ना जुन्याशी संबंध ना नव्याशी परिचय त्यांचा गट म्हणजे नष्ट प्राय एक प्रतीक आह पूर्वीच्या काळातील मानवांचा वन्य उन्माद आपल्यापैकी कोणापाशी उरलेला नाही बरे नवी दिव्य ही आम्हाला अद्याप लाभलेली नाही फेन धबलमुक्त मलानी अलंकृत आणि नित्य नव्या समुद्रावसनांनी विभूषित अशा व्रणाची आकृती समुद्राकडे पाहताच दिसावी अथवा मेघव्याप्त अंतरिक्षाकडे पाहून ऐरावतावर बसलेल्या व विजेची लेणी लेवून हाती सप्तरंगी धनुष्य धारण केलेल्या इंद्राची आठवण व्हावी हे आता कुठले घडावयाला वालुका कणी जग भरले, वन फुलामध्ये सुरलोक ये अनंतत्व तळ हाती घटिकेत अमरता एक या वृत्तीचे देणी ज्यांच्या वाट्याला आले असेल असे कितीसे दैववान प्राणी सध्या आपल्यामध्ये सापडतील निसर्गाच्या गुढ जीवनांचे भांडार आता आपल्यापुढे खुले होत नाही सृष्टीचे हळूवार निश्वास आपल्याला ऐकू येत नाहीत तिच्या स्पर्शाने आपले अंग आनंदाने भोरून जात नाही अंतकरण उन्मेषून जात नाही ही खेदाची गोष्ट आहे तो काळ निघून गेला तथापि सृष्टीची भव्य इंगिते पूर्वीप्रमाणे दिसणार नसली तरी मानवांच्या विजयानंदात व दुःखाश्रुत त्यांच्या थोरमनोरथात व अंतकरणातील कल्लोळात कर त्यांच्या यातनात आ आणि अपयशात विग्रहांत आणि विपदात आणि त्याहीपेक्षा त्यांच्या उच्च श्रद्धेमध्ये व ते भवितव्य भूमीतरावर अवतीर्ण व्हावे यासाठी अविरत चालू असणाऱ्या मानवांच्या भगिरथ प्रयत्नांमध्ये जीवनातील भव्यतेचा साक्षात्कार आपणास व्हावा म्हणून आपण झटत असतो हा शोध चालू असताना जे हृदयविधारण करून टाकणारे प्रसंग त्यांची भरपाई या साक्षात्काराच्या आशेनेच होत आली आहा व तत्संबंधी विचार मनात आल की जीवनातील क्षुद्र पाशांच्या भिड्या गळून पडलया परंतु शोधाच्या या बिकट मार्गावर फारच थोड्या लोकांनी पाऊल ठेवलि आह बाकीचे लोक जुन्या बंदराच्या आसऱ्याला पारखे झालो असून त्यांना आजच्या घटक पुढची वाट दिसण्याची झाली आह वर्तमानकालीन अंधकार पलीकडच्या उशक काळाची स्वप्ने त्यांना दिसत नाहीत व काम करण्याचा हुरूपही त्यांना वाटत नाही फ्रेंच राज्यक्रांती अथवा रशियन राज्यक्रांती अशांसारख्या मानवी प्रक्षोभांचा अन्वय त्यांना लावता येत नाही दीर्घकाळपर्यंत आतल्या दडपून टाकण्यात ता आलेल्या मानवी आकांक्षाचा ज्यावेळी अभावी स्फोट होतो तेव्हा त्यांचे संमिश्र व उग्र असे रूप पाहून त्यांची गाळ उरते जनतेच्या गुलामगिरीच्या द्योतक अशा बॅस्टिल तुरुंगाच्या भिंती अद्याप अशाच उभ्या आहेत अशी या विचारांची समजूत दिसते पुष्कळदा मोठ्या सात्विक संतापाच्या आवेशाने लोक म्हणतात की राष्ट्राभिमानाचा मक्ता काही काँग्रेसलाच दिलेला नाही या उष्ट्या व वा शियावाक्याचा उच्चार इतके वेळ करण्यात येत असतो की कधी कधी मन विटून जाते राष्ट्राभिमानाची मिराजदारी आपणाकडेच आहे असे कोणीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले असेल असे मला वाटत नाही राष्ट्राभिमानाच्या वतनाचा ताम्रपट कोणाच्याही नावे करून देण्यास मी तरी मोठ्या आनंदाने तयार होईल कारण राष्ट्राभिमानाचा बुरखा ओढून कित्येक स्वार्थ साधू वावरत असतात आणि सर्व वर्गांच्या सर्व रुचींच्या लोकांना पसंद पडतील असे राष्ट्राभिमानाच्या शिक्क्याचे तर वानही मिळू शकतात ख्रिस्ताचा विश्वासघात करणारा जुडास आज हयात असता तर त्याने सुद्धा राष्ट्राभिमानाची पताका खांद्यावर घेऊन आपले काम चालू ठेवले असते इतपर केवळ देशाभिमानाने काम भागणार नाही त्याहून अधिक भव्य उच्च आणि व्यापक अशा वृत्तीची जोपासना केली पाहिजे आणि नेमस्तवृत्ती ही नेहमीच चांगली असते असेही नाही संयम हा अवश्य कारण आपली संस्कृती त्यावरून सूचित होत असते पण संयम करण्यासारखे आवरून धरण्यासारखे काही अवसारंगी असले तर संयम ठीक दिसतो पंचमहाभूतांना वेठीला धरावे विजेला बटीक बनवावी दहा कग्नीला कामाला झोपाय यावे पाण्याचे धबधबे हा ललाट अलेख माणसाच्या कपाळी लिहिलेला आहे आणि त्याप्रमाणे आज व्यवहारात घडत आहे पण अंतःकरणाला जाळणाऱ्या विकानावर खोगी चढण्याच्या कामे त्याला अद्याप यश मिळाले नाही आणि ते शक्य झाले नाही तावत व कालपर्यंत मानवजातीच्या संपूर्ण भाग्याचे अधिराज्य त्याला प्राप्त होणार नाही पण पांगळ्या पायांना आवरायचे काय आणि लुल्या हातांना रोखायचे काय याप्रसंगी दक्षिण आफ्रिकेतील कोण्या एका कादंबरी कराला उद्देशून रॉय कॅम्बेलने दिलेल्या चार होळी उद्धृत करण्याचा मोह मला आवरत नाही हिंदुस्थानातील अनेक राजकीय गटांना त्याबरोबर लागू पडतील तव लेखनातील वणिता भूत फार संयम स्तुती ती तुझी मजमान्य रे तव चाहता न च कायमी धरण्यात प्रग्रह मजमान्य रे तव चाहता न च कायमी धरण्यात प्रग्रह ओढून कुशलत्व फार तुझे दिसे परी तेजदार तुरुंग तो सखया तुझा कोटे असे सुवर्ण मध्यमाच्या चिंचोळ्या पाऊल वाट्याने आम्ही जपून जावे लागते काँग्रेस व सरकार या दोन खडकांमधून मोठ्या दक्षतेने आमचे तरुण आम्हाला हाकारावे लागते असे आमचे प्रागतिक मित्र आम्हाला सांगत असतात दुगांचे चुका होतात ते हे ठरवणार आणि आपण त्या चुकांपासून मुक्त आहोत म्हणून स्वतःला धन्यमधे हाता, ताजवा येऊन न्यायदेवतेप्रमाणे ते बसलेले आहेत आणि बहुधा न्यायदेवतेप्रमाणेच त्यांचे डोळे देखील अंध अथवा बंद असावेत कित्येक युगांपूर्वी उच्चारलेल्या पुढील प्रसिद्ध वचनाचे ध्वनी माझ्या पडत आहेत हा केवळ माझ्या कल्पनाशक्तीचा खेळ असेल काय हे लेखकांना आणि शब्द प्रामाण्यवादी सनादनांनो अहो अंध पुढाऱ्यांथे हत्ती जाईल आणि नाही तेथे मुंगीही जाणार नाही काय हा तुमचा विपरीत न्याय